वाल्मिकी रामायण बारंड सर्ग अठ्ठेचाळीसावर परस्परांची भेट झाल्यावर कुशल प्रश्न झाले आणि काही बोलणे झाल्यानंतर सुमती मुनिवर्ना म्हणाला हे दोन कुमार देवासारखे पराक्रमे गजसिंह यांच्यासारखे ज्यांची चाल ते हे सिंह आणि वृषभ यांच्यासारखे गौरवशाली दिसणारे वीर कमळाच्या पाकळीप्रमाणे विशाल नेत्र असणारे आणि खड्ग भाता धनुष्य धारण करणारे रूपाने अश्विनी कुमारांसारखे नुकतेच यौवनात प्रवेश केलेले जणू देव लहून देवच स्वेच्छापूर्वक पृथ्वीवर अवतरले अवतरावेत तसे पायी चालत चालत कसे काय इथे आलेत कोणत्या हेतून आले आणि कुणाचे हे पुत्र आहेत बरे चंद्रसूर्याने आकाशमंडल भूषवावे तसे या प्रदेशाची शोभा वाढवणारे शरीराकृती अंतर्भाव आणि अवयवांच्या हालचाल यात सारखेपण असणारे हे दोघे नरश्रेष्ठ या दुर्गम मार्गाकडे उत्कृष्ट आयुधे हाती वागवित का आले हे, हे थोडक्यात ऐकावे अशी इच्छा आहे त्याचे बोलणे ऐकून विश्वामित्रांनी सर्व वृत्तांत निवेदन केला त्यांचे सांगणे ऐकून राजा अत्यंत विस्मित होऊन हे दोघे दशरथाचे पुत्र मोठ्या अतिथी आले आहेत असे मानून सत्कार योग्य अशा त्या दोघांचा त्याने आदर सत्कार केला सुमतीचा महान सत्कार स्वीकारून ते दोघे राघव त्या रात्री तिथे झोपून मग मिथिले मिथिलेकडे गेले ती जनकाची शुभनगरी पाहून सर्व मुनीने छान छान अशी प्रशंसा करीत मिथिलेचा आदर केला मिथिलेच्या उपवनात एक जुना निर्जन पण रम्य आश्रम पाहून रामाने मुनिवाऱ्यांना प्रश्न केला हे आश्रमासारखे दिसणारे काय आहे येथे मुनी दिसत नाहीत हा पूर्वी कोणाचा आश्रम होता बरे ते ऐकण्याची इच्छा आहे राघवाचं हे वाक्य ऐकून वाक निपुण महा तेजस्वी विश्वामित्र महामुनीने उत्तर दिले हा रामा तुला हे आश्रमस्थान कोणाचे ते थोडक्यात सांगतो हे महात्म्या गौतमाने रागाने छापलेले आश्रमस्थान आहे हा आश्रम पूर्वी महात्म्या गौतमांचा होता तो अत्यंत शोभिवंत आणि देवाने सुद्धा अत्यंत आदर केलेला असा होता महायशस्वी राजपुत्रा पूर्वी ते या ठिकाणी अहल्यासहित तप करीत वर्षानुवर्षे राहिले होते ते मुनी आश्रमात नाहीत हे कळल्यावर शचपती सहस्राक्ष इंद्र मुनींचा वेष धारण करून अहल्लेला म्हणाला स्वस्थ चित्ताने बसलेल्या स्त्रिये ज्यांना संघाची इच्छा झाली ते ऋतुकालाची वाट पाहत नाही हे सुंदरी तुझ्याशी संघ करावा अशी मला इच्छा झाली है, रामा मुनिवेश धरून हा इंद्र आला हे जाणूनही इंद्राविषयीच्या जा वाटणाऱ्या कुतुरामुळे तिला दुर, दुर्बुद्धी झाली आणि तिने होकार दिला इच्छापूर्तीने संतुष्ट झाल्यानंतर ती इंद्राला म्हणाली मी कृतार्थ झाले हे सूरश्रेष्ठा येथून आता तू झटकन निघून जा गौतमापासून तू स्वतःला आणि मलाही पूर्णपणे वाचव इंद्र हसत हसत हा म्हणाला सुंदरी मी संतुष्ट झालोय आलो तसा आता जातो असे म्हणून तिच्याशी संग झाल्यानंतर तो झोपडीतून बाहेर पडला तो, तो गौतम आता येतील अशा भयशंकेने गडबडीने बाहेर पडत असताना झोपडीच्या आवारात महामुनी गौतमाना प्रवेश करताना त्याने पाहिले देव दानवा नाही अजिंक्य असे तपोबोल पाठीशी असलेले पवित्र जलाशयातून ओले त्याने आलेले ते अग्निसारखे तेजस्वी मुनिवर्य हाती समीधा आणि गवत घेऊन येत असताना पाहून इंद्र घाबरला आणि त्याचे तोंड लहान झाले मुनिने त्या मुनिवेमेषधारी इंद्राला पाहिले सदाचार संपन्न मुनी त्या दुराचारी इंद्राला संतापाने म्हणाले माझे रूप घेऊन हे दुर्मते जे करू नये ते तू केलेस त्याअर्थी तू वृषणहीन होशील महात्मा गौतम असे रागाने बोलताच त्याच क्षणी इंद्राचे दोन वृषण खाली भूमीवर पडले इंद्राला असा शाप दिल्याच त्याने आपल्या पत्नीलाही शाप दिला या ठिकाणी अनेक हजार वर्षे तू केवळ हवाखोवून आहार न घेता तप करीत राखेखाली कोण्याही प्राणी मात्रा दिसणार अशा स्थितीत राहशील याच आश्रमात तुझा वास राहील पण जेव्हा या घोर आरण्यात दशरथाचा अजिंक्य पुत्र राम येईल तेव्हा तू शुद्ध होशील हे दुराचरणी स्त्रिये त्याचे आतिथ्य केल्याने तुझ्यातील लोभ आणि मोह नष्ट होईल आणि आनंद भरित होऊन माझ्या सान्निध्यात येऊन आपला पूर्वीचा देह तू धारण करशील असे त्या दुराचरणी स्त्रियेला बोलून महा गौतम हा आश्रम सोडून सिद्ध वास केलेल्या हिमवानाच्या रम्य शिखरावर जाऊन घोरतोप करू लागले बालकांडाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग समाप्त